वसिष्ठ महाराणे उत्पत्ती प्रकरणे सर्वसाठ श्री वसिष्ठ म्हणाले राघवा जे दृश्य ते आहे असा जो तुला भ्रम झाला होता त्याची निवृत्ती भावी या हेतूने हे रमणीय लिलाख्यान मी तुला आतापर्यंत सांगितले तेव्हा या दृश्य जगता संबंधीची सत्यत्व बुद्धी चित्तातून अजिबात काढून टाक दृश्य जगाला वास्तविक सत्ता नाहीच म्हणून दृश्य जग नाहीसे करायचे आहे असेही नाही जी सद्वस्तू आहे तिचे मार्जन करणे किंवा ती नाहीशी करणे शक्य नाही पण जी असद्वस्तू आहे तिथे मार्जन करण्याला किंवा तिचा बाध करण्याला मुळीच क्लेश पडत नाही आत्मज्ञानामुळे दृश्य जग आणि ज्ञेय वस्तू म्हणजे ब्रह्म ही एक रूप आहे असा अनुभव येतो आणि या अद्वैतानुभवामुळे ज्ञानी हा आकाशाप्रमाणे निर्विकार होतो हे दृश्य जग पृथ्वीदी पंचभाभूताने विरहित आहे कारण चिन्मात्र अशा हिरण्य गर्भाने केवळ आपल्या मात्राने ही जग निर्माण केले आहे यासाठी जीवाने दृढ प्रयत्न केल्यास या दृश्य जगताचा आत्मज्ञानामुळे लय होणे शक्य आहे स्वयंभू ब्रम्हदेवाने जाणून बुजून या सृष्टीची जशी कल्पना केली तशी ती जीवाना भासमान होत आहे या प्रवृत्तीचा प्रवाह जीवाच्या विरुद्ध दिशेने केलेल्या प्रयत्ना बाधित होऊ नये अशीच नियती आहे येथे तू कदाचित शंका विचारशील की जर हे दृश्य जग प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने निर्माण केले आहे तर सामान्य जीवाच्या प्रयत्नाने त्याची निवृत्ती तरी कशी होणार तर या तुझ्या शंकेचे उत्तर असे देता येईल की ब्रम्हदेवाने जी सृष्टीची कल्पना केली ती अज्ञानी जीवांच्या प्राक्तन वासना क्रमांनुसार केली आहे तसेच चिदाकाशामध्ये दृश्य जगाचा जो भास होतो आणि ज्याला जग ही संज्ञा दिली जाते तो परमाणुस्वरूपी जीवा करता है ज्ञात करता नहीं जीवा कर्मफलभोग व्यवस्था लगता कल्पना स्वीकारावी लगते कारण पर दृश्य जग नहीं ज्ञात अन्व अशा दृष्टि जग वास्तविक नवृत्ति कशी हो शंका घे कारण उरत नहीं दृश्य जगह की सत्ता ही निवल भ्रांति है जगाला वासना कुठे या आस्था जगाची नियती, जगात अवश्य हो सर्व कल परमार्थ दृष्टिया अखंडशा सदवस्तुशिवा दुसरे का दृश्य जग हे मईच् मईक वस्तुदृष्ट मई का असंभव दृश्य जगाला मुळी सत्ता नाही असेच उभारे ठरते राम म्हणाला अहो भगवन, या लिलाख्यानाच्या द्वारा ही केवढी मोठी दृष्टी आपण मला दिली ब्रम्हन दावाखण्यामुळे अरण्यातील गवत दग्ध होऊन गेल्यानंतर हिरव्यागार गवताचे अंगूर उत्पन्न करणारी चंद्रकला आकाशात उदित व्हावे त्याप्रमाणे संसारतापाने तप्त झालेल्या माझ्या चित्तात शांती विवेक वगैरे सद्गुणांचा उदय होऊन मला स्वास्थ्य लाभावे या हेतूनेच आपण ही ज्ञानदृष्टी मोठ्या सदैताकरणाने मला दिली खरोखर ज्ञातव्य म्हणजे जाणण्याला योग्य असे जे ज्ञान ते आज मला तरी कितीतरी काळाने प्राप्त झाले हे जग कसे आहे त्याचे वास्तविक स्वरूप काय ते कोणत्या का दृष्टांताच्या आणि प्रमाणांच्या सहाय्याने जाणून घ्यायचे ते कोणत्या काळी असते वगैरे गोष्टींचा मला आज उत्तम रीतीने उलगडा झाला अहो द्विज्रेष्ठा माझे चित्ता आपण सांगितलेल्या ज्ञानाने शांत झाले आणि जगतत्वाचा सूक्ष्म विचार केल्यावर त्यामुळे माझे माझ्या मनाला समाधान झाले या आश्चर्यकारक लिलाख्यानामुळे श्रुती प्रतिपाद्य रहस्य माझ्या मनात उत्तम रीतीने ठसले गेले आहे परंतु भगवन आपण सर्वज्ञान यामुळे मुखातून निघणाऱ्या वचनामृतात मी आपल्या लहानशा श्रवणरुपी पात्राने कितीही किती प्राशन केले तरी त्यामुळे माझी तृप्ती होत नाही असाच आपल्या प्रभावी भाषणाचा विलक्षण महिमा आहे म्हणून मी मनात आलेली एक शंका आपल्यापुढे मांडतो माझी शंका अशी कि वसिष्ठ पद्म आणि विद्रुथ या तिघांच्या तीन ब्रह्मांडात लिलेच्या भरत्याचा जो काल गेला तो एकदा आठ दिवसांचा एकदा एक महिन्याचा आणि एकदा तर अनेक वर्षाचा अशा प्रकारचे निवेदन आपण पूर्वी केले आहे पण यावर मी विचारतो कि एकच काल एकाला दीर्घ वाटावा तर दुसऱ्याला अगदी अल्प म्हणजे केवळ एका एक एक क्षणाचा वाटावा एवढे हे मोठे विचित्र नव्हे एकच काल निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्याप्रमाणाचा भासावा याच्यापासून मला काहीच बोध होत नाही एखाद्या मातीच्या ढेकळावर थोडेसे पाण्याचे थे थेंब टाकले तरी ते एकदम विरघुळून जात नाही त्याप्रमाणे आपल्या विवेचनाने माझे समाधान झाले नाही तेव्हा कृपा करून या माझ्या शंकेचे पुन्हा एकवार समाधान करा श्री वशिष्ठाने म्हटले रामा जो जो प्राणी ज्या ज्या प्रकारची भावना करतो त्याला त्याप्रमाणे प्रतिती यावी हा नियतीचा अबाधित सिद्धांत आहे जीवाना विषयानुरुधाने प्रतिती येत असती तरच तू म्हणतोस तशा प्रकारचा विरोध विचारात घेण्यासारखा ठरला असता पण वासनांच्या अनुरोधाने जीवाना विषय प्रतिती येत असल्यामुळे या विरोधाभासामुळे सिद्धांताला बाध येऊ शकत नाही आता पुन्हा याही बाबतीत कदाचित तो असा आक्षेप घेशील की जीवाना भावनेनुसार विषय प्रतिती होते हे म्हणणे बरोबर नाही कारण विषाला अमृत समजून एखाद्याने ते प्राशन केले तरी विष आपले ठार मारण्याचे कार्य केल्याशिवाय राहत नाही अशा स्थितीत भावनेनुसार विषय प्रतिती हा सिद्धांत खरा कसा होणार या तुझ्या आक्षेपाचे समाधानकारक स्पष्टीकरण असे आहे की भावना तितक्या प्रकारे दृढ झाले असताना विष सुद्धा अमृताप्रमाणे जीवदायी ठरते ठार मारणे हा जर अचल धर्म असता तर विषामध्ये कृमी कीटक जिवंत राहू शकले नसते अर्थात आपल्या दृढ भावनेमुळे ते कृमी कीटक जिवंत राहतात असेच म्हणणे भाग आहे मनुष्य सुद्धा विशाने मरतो याचे कारण विष हे ठार मारे आहे ही त्याची दृढ भावनाच होय दृढ भावना केल्यास मनुष्याचा शत्रू सुद्धा आपला शत्रू टाकून मित्र बनतो जीवाने ज्या ज्या पदार्थांची जशी जशी दृढ भावना केली असेल के त्या त्याप्रमाणे पदार्थ अर्थक्रिया करण्याला समर्थ व्हावे यालाच नियती असे म्हणतात स्फुरण होणे हा संविदेचा स्वभावच आहे हो परंतु ते स्फुरण द्रष्ट्याच्या भावनेनुसार निराळ्या तऱ्हेचे भासते आणि त्याप्रमाणे लगेच अर्थक्रिया करण्याला समर्थ होते यामुळे एखाद्याने निमेष हा कल्पाप्रमाणे दीर्घ दिसावा अशी जर दृढ भावना केली तर त्याला त्याच्या भावनेप्रमाणे एक क्षण कल्पाप्रमाणे भासू लागावा यात मुळीच आश्चर्य नाही याच्या उलट म्हणजे कल्प क्षणाप्रमाणे आहे असा एखादाने दृढ अभ्यास केला तर त्याला चैतन्य त्याप्रमाणे भासू लागते तेव्हा भावनेनुसार कालाचे ते मान बदलत असते असा आपल्याला नेहमी अनुभव येतो एखादा मनुष्य दुःख कष्टाने उद्विग्न झालेला असला म्हणजे त्याला रात्र कल्पाप्रमाणे दीर्घ वाटते सुखाची स्थिती याच्या विरुद्ध असते म्हणजे सुखाच्या स्थितीत कितीही काळ लोटला तरी तो क्षणाप्रमाणे वाटतो जागृतीमध्ये आपला अनुभव अशा प्रकारचा असतो तर स्वप्नामध्ये हाच अनुभव कितीतरी पटीने येईल यात नवर नाही स्वप्नस्थितीत एक क्षणही कल्पाप्रमाणे वाटतो तर याच्या उलट एक कल्पही क्षणाप्रमाणे भासतो स्वप्नामध्ये कित्येक वेळी मी मरण पाहून पुन्हा जन्माला आलो आहे पुढे तरुण झालो आहे तसेच शेकडो योजने चालून गेलो आहे असा आपल्याला अनुभव येतो हरिश्चंद्र राजाला एका रात्रीत बारा वर्षाचा काळ लोटल्याचा अनुभव आला तसेच लवण नावाच्या राजाने एका रात्रीच्या अवधीत शंभर वर्षाच्या आयुष्याचा उपभोग घेतला अशा प्रकारची अनेक उदाहरणे पुराणातून आढळतात रामा मनूच्या सबध आयुष्याचा काळ म्हणजे मननशील अशा प्रजापतीचा एक मुहूर्त ब्रम्हदेवाचे आयुष्य म्हणजे विष्णूचा एक दिवस विष्णूचे संपूर्ण आयुष्य म्हणजे शंकराचा एकच दिवस होय परंतु निर्विकल्प समाधीमध्ये ज्याचे चित्त क्षीण झाले आहे अशा योग्याला दिवस आणि रात्री यापैकी कशाचे भान नसते आत्मस्वरूपाच्या अखंड अनुसंधानात रममान होणाऱ्या योग्याला पदार्थ सत्य वाटत नाही आणि जगही सत्य भासत नाही कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट ध्यानाने अथवा चिराभ्यासाने शक्य होत असते अभ्यासाने अप्रिय पदार्थ प्रिय वाटतात आणि प्रिय पदार्थ भावनेच्या दृढतेमुळे अप्रिय होऊन बसतात मित्र शत्रू बनतो आणि शत्रु ही दृढ चिंतनामुळे मित्र बनतो हे वीरशाली रामचंद्रा जशी संवर्धना करावी त्याप्रमाणे हे जग आहे एखादे शास्त्र श्रवण करताना आरंभी आरंभी ते अनभ्यस्तपणामुळे कठीण वाटते पण पुढे दृढ प्रयत्नाने ते आपल्याला चांगले अवगत होते जग उपासना वगैरेच्या बाबतीत हाच न्याय लागू आहे भावनेमुळे जग कसे बदलत जाते याची उदाहरणे व्यवहारात सुद्धा पदोपदी अनुभवायला येतात नौकेत बसून नदीतून चालले असता तीरावरील वृक्ष पाठीमागे जात आहेत असा त्याला भास होतो माणसाला भोवळ म्हणजे पृथ्वी गरगर फिरत आहे असा त्याला प्रत्यय येतो परंतु नदीकाठावरच्या लोकांना किंवा ज्यांना भ्रम झालेले नाही अशाना मात्र तो अनुभव येत नाही स्वप्नस्थितीत शून्यस्थानही माणसाने गजबजून गेले आहे असा भास होतो दृष्टीच्या विकारामुळे आकाश पिवळे निळे किंवा पांढरे शुभ्र आहे असा अनुभव येतो लहान मुले वाढदिवसासारख्या मंगलोत्सवातही त्यांच्या अज्ञानामुळे मोठ्याने आक्रोश करत राहतात सारांश जगातील वस्तू बऱ्या वाईट वाटून त्याबद्दल हर्ष विषाद वाटणे हे सर्वथा ज्याच्या त्याच्या भावनेवर अवलंबून आहे मनुष्य जेव्हा भ्रांत स्थितीत असतो तेव्हा त्याच्यासमोर भिंत असली तरी तेथे त्याला आकाश आहे असे वाटून तो त्याच समजुतीत असलेला दिसतो ना पण वस्तू भ्रामक असल्या तरी त्या सत्य आहेत अशा भावनेने वागल्यास त्यापासून इष्टानिष्ट परिणाम झाल्याशिवाय राहत नाहीत भ्रमातील वेताळ असला तरी तो मूढ मनुष्याच्या मानगुटीला बसून त्याचे प्राण हरण करण्याला मागे पाहत नाही स्वप्नातील तरुणी झाली तरी ती जागृत स्थितीत देते तसेच रतीस होते ज्या ज्या आकारांचा आरोप करण्यात आला आहे ते ते आकार स्थिर झालेले परंतु हे सर्व आकार भासमान होत असले तरी वस्तुत ते शून्य अथवा मिच्छ्या आकाशातील मेघांच्या छायेमध्ये शेकडो हाताने युक्त असलेल्या एखाद्या मिथ्या नटाच्या नृत्याची कल्पना करण्यात यावी त्याप्रमाणे जगताचा हा विलास चिदात्म्यामध्ये मायेमुळे भासमान होताय बालकाच्या अज्ञानाने कल्पित केलेल्या पिशाच्याची आकृती मिथ्या असते त्याप्रमाणे चिदाकाशामध्ये समष्टी वेष्टी मनाचा जो स्पंद त्यालाच जग हे नाव दिले जाते अर्थात जगताचा हा जो मनोविलास त्याला तीळ मात्र सत्यता नाही हे जग जरी तरी ते स्वप्नातील वस्तूप्रमाणे केवळ माईक आहे या जगरूपी स्वप्नात जी अपूर्वता आहे तीही की ते जग मनुष्याच्या संकल्पामुळे जागरितच भासमान होते असे तत्व वेते जाणतात वास्तविक पाषाणामध्ये स्फुरण होने शक्य नस्ता, तसे होऊन त्यामध्ये एखादी प्रतिमा खोरली जावी त्याप्रमाणे परब्रम्ह महास्तंभामध्ये सर्वारंभकाळी ज्या तऱ्हेचे स्फुरण होते त्या तऱ्हेची सृष्टी लगेच दिसू लागते ज्याप्रमाणे माझ्या शेजारी असलेला मनुष्य स्वप्नावर मोठमोठ्या वीरांच्या हल्ल्यामुळे शुभ्द झालेला मला दिसला तरी वास्तविक त्याची क्षुबता मिथ्या असते त्याप्रमाणे ब्रम्हदेवाची सृष्टी अज्ञानी जीवाना सत्य भासली तरीही तत्वज्ञांच्या दृष्टीने तिला मुळीच सत्ता नाही वसंत ऋतूमध्ये अरण्यातील वृक्ष लता गवत यांच्या ठिकाणी दिसून येणारा रस शिशिर ऋतूत भूमीमध्ये अव्यक्त रुपाने राहिलेला असतो त्याप्रमाणे स्थितीकालीन व्यक्त रुपाने भासणारी सृष्टी प्रलयकाळी परब्रह्मामध्ये लीन झालेली असते सुवर्णामधील द्रवत्व आतल्या हात दडून बसलेले असते त्याप्रमाणे अखिल जीवांच्या उपभोगाचे विषय सर्ग प्रलय काळी परमात्म्यामध्ये अव्यक्त रूपाने सर्व अवयव त्याच्याशी एक रूपत्वाने असतात त्याप्रमाणे हे साकार जग निराकार ब्रमाशी तादात्म्याने स्थित असते आत्मा आणि ब्रह्म यामध्ये अभेद असल्यामुळे आत्मा आणि जग यामध्ये हो अभिन्नता आहे एका मनुष्याच्या स्वप्नात आपण दुसऱ्याशी युद्ध करता असे दिसते आता स्वप्नात दिसलेला दृष्टीने सद्रूप असतो परंतु इतरांच्या दृष्टीने तो असद्रूप असतो त्याचप्रमाणे मायिकदृष्टीने जग हे सद्रूप असले तरी आत्मजागृतीच्या दृष्टीने ते असद्रूप ठरते महाप्रलयानंतर आणि सृष्टीच्या पूर्वकाळी जग हे चिद्रूप असते स्थिती काळी सु कार्य आहे असे मानले तर ब्रह्म हे त्याचे कारण आहे असे सापेक्षरित्या म्हणावे लागते पण वस्तुतः जग ब्रम्ह रूपच आहे कारण ती हिरण्यगर्भाची केवळ कल्पना आहे एक हिरण्यगर्भ मुक्त झाला तरी मी हिरण्यगर्भ आहे अशी पूर्वी उपासना करणारा जीव पुढील ब्रह्मदेव हो तो आपल्या पूर्वसंस्कारानुभवामुळे सृष्टी निर्माण करतो अशी जरी कल्पना केली तरी तो स्वतः चिद्रूप असल्यामुळे त्याची सांकल्पिक सृष्टी सुद्धा चिद्रूप असणार हे उघडत आहे श्रीराम म्हणाला ब्रह्मण निरनिराळ्या ब्रह्मांडातील प्राण्यांच्या वासना आणि त्यांची कर्मे भिन्न भिन्न असतात त्याचप्रमाणे एका नगरातील प्राण्यांची कर्मे आणि वासना निरनिराळ्या असल्या पाहिजेत अर्थात स्वप्नाप्रमाणे जागृतीत सुद्धा प्रत्येक प्राण्याला अनुभूत होणारी परिस्थिती भिन्न भिन्न असली पाहिजे असे योगाने मग मी असे विचारतो की विदुरथ राजाच्या नगरातील नागरिक आणि त्याचे प्रधान यांना विदुरथाचा कुलक्रम सारखाच प्रतीत झाला हे, हे कसे श्री वशिष्ठाने म्हटले राघवा जगातील सर्व जीवांच्या संविधेचे नियंत्रत्व ईश्वराकडे असल्यामुळे त्याने घालून दिलेल्या नियतीच्या धोरणाने सर्व जीव व्यवहार करतात ज्याप्रमाणे वायूच्या झुळका मोठ्या वाऱ्याच्या अधीन असतात आणि त्याच्या तंत्रानेच त्याच्या गती नियमित केल्या जातात त्याचप्रमाणे जीव हा ईश्वर अंश असल्यामुळे त्याच्या वर्तनाचा क्रम ईश्वराच्या संकल्पानुसार चाललेला असतो जीवांची कर्मे परस्पराशी संबंध असल्यामुळे त्या कर्माची फळे सुद्धा परस्परांशी संबंध होऊनच प्राप्त होत असतात विद्युरथ राजा त्याचे प्रजा त्याचे नागरिक त्याचे मंत्री हा ईशसविधेचा विरास असल्यामुळे त्याला व्यावहारिक सत्यता आलेली होती त्याचे व्यवहारही ईश्वराच्या नियतीमुळे सारख्याच भावनांचे उदय होऊन चालले होते त्यामुळे विद्युरथ राजाच्या नगरातील लोक आमचा राजा तो कुलात अमक क्लात उत्पन्न होते अभ्यास रूढ़ हो सर्व व्यवहार सुरित आता तू कदाचित अंका घेशी कि ब्रम्हे वास्तविक उदासीनता निरनिरा भावना अभ्यास होरनिरा आकार तरीका दिशावे तर त्यावर समाधान देण्यासाठी असे म्हणता येईल की ज्याच्याजवळ चिंतामणी असतो त्याने कल्पना केली असता त्यापासून पाहिजे ती वस्तू निर्माण होते चिंतामणीच्या या स्वभावाप्रमाणेच ब्रह्मामध्ये ज्या ज्या तऱ्हेची दृढ भावना करावी त्या त्या तऱ्हेने दिसणे हा चित स्वभावच आहे आता हा त्याचा स्वभाव का असा प्रश्नच निर्माण होत नाही चिंतामणीपासून जे मागावी ते मिळते हा चिंतामणीचा दोष नसून तो कल्पकाच्या कल्पनेचा दोष आहे त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये निरनिळ्या वस्तूंचे आकार भासमान होतात हा ब्रह्माचा दोष नसून तो भावना करणाऱ्या जीवाच्या कल्पना वैचित्र्याचा दोष आहे हेच करेल विदुरथ राजाच्या नगरातील पौरजना त्यांच्या प्रा वासनांच्या योगाने हा आमचा राजा असे वाटत होते त्याचप्रमाणे त्या, त्या राजाच्या पूर्वकर्मामुळे त्यालाही मी राजा असून या कुळात जन्मल आहे हे सर्व माझे प्रजाजन माझे मंत्री असा भास होत होता मनोरथामुळे चिंतामणेपासून उत्पन्न होणाऱ्या पदार्थाप्रमाणे विधरथाच्या प्राक्तन संस्कारामुळे चैतन्यावर आरोपित झालेल्या सर्व कल्पना सत्य आहेत असेच त्याला वाटत होते जगातील सर्व प्राणी ईश्वराच्या संकल्पमात्राने निर्माण झालेले असल्यामुळे त्याच्या सर्वव्यापी संविदेची प्रतिबिंबे सर्व जीवांच्या हृदयरूपी आरशामध्ये सारख्याच रीतीने पडतात आणि यामुळे सर्व प्राण्यांचे परस्परांशी व्यवहार होऊ शकतात आता या याबाबतीत कदाचित तुझा आक्षेप येईल की ईश्वर हा बिंब आणि सृष्टीतील सर्व जीव ही त्याची प्रतिबिंबी आहेत असा जर ठाम सिद्धांत असेल तर मग जोपर्यंत बिंब आहे तोपर्यंत त्यांची प्रतिबिंबी उत्पन्न होणारच अर्थात जीवाची जीवदशा नाहीशी होऊन त्याच्या मोक्षप्राप्तीचा संभव सर्वथा नष्ट होणार याची वाट काय पण हा बरोबर आहे असे काही म्हणता येणार नाही कारण जगातील असंख्य जीवापैकी ज्याची संविध तीव्र ब्रह्मरूप दिसू लागेल आणि जग ब्रम्ह रूप आहे हा अनुभव म्हणजेच मोक्ष स्थिती असल्यामुळे ही स्थिती जीवाला प्राप्त होण्यामध्ये कोणता अडथळा आहे अरे रामा जसे जसे दृढ भावना करावी त्याप्रमाणे हा चिदविलास आहे हे खरे पण हा ब्रह्माचा स्वभाव किंवा वस्तुस्वभाव जगदाकारतेला जसा लागू पडतो तसाच तो ब्रह्मकारतेलाही लागू पडतो कारण विषयांच्या चिराभ्यासामुळे ब्रम्ह ज्याप्रमाणे विषयरूप भासू लागते त्याचप्रमाणे ब्रम्हच्या दृढ अभ्यासामुळे जग हे ब्रम्ह रूपाने अनुभव असावे यात काहीच आश्चर्य नाही परंतु सामान्यतः सर्वजीव जीव विषयोन्मुख असतात विषयांच्या दृढ परिचयामुळे त्यांचे विषय संस्कार बलवत्तर झालेले असतात त्यामुळे <ार्था> त्यांच्या दृष्टीला ब्रह्मही विषयरूप दिसते ते सर्वांना सारखेच दिसते आणि त्यामुळे त्यांचे परस्पर व्यवहार संभवतात यालाच ईशराची नियती म्हणतात आता या यासंबंधी तू कदाचित असे म्हणशील की जीवांचा विषयासंबंधाने दृढ अभ्यास झाल्यामुळे त्यांना मोक्षस्थिती प्राप्त होण्याची आशाच करायला नको परंतु हे असे होणे योग्य नाही कारण त्यांनी दृढ प्रयत्न केले असताना चित्त ब्रह्माकार करता येऊन मोक्षस्थिती प्राप्त करून घेता येणे शक्य आहे <coughs> ज्याप्रमाणे एखाद्या नदीचा प्रवाह समुद्राकडे जात असता वाटेत येऊन मिळणाऱ्या इतर लहान लहान ओढ्या नाही तो आपल्याशी एकरूप करतो त्याप्रमाणे वृत्ती ब्रह्माकार करण्याचा अभ्यास केल्याने चित्तातील सर्व प्रकारच्या विषय वासना त्या ब्रह्माकार वृत्तीमध्ये जाऊन नाही शावतात आता सामान्य अधिकारी असणाऱ्याच्या अंतकरणात विषय वृत्ती आणि ब्रह्माकार वृत्ती या समबल असल्यामुळे त्यापैकी एक प्रकारच्या वृत्तीचा जय किंवा पराजय होत नाही तेव्हा अशा स्थितीत तो अधिकारी श्रवण मननादी पद्धतीने दृढ अभ्यास करील तर त्याची ब्रह्माकार वृत्ती दृढ होऊन तिचा जय होईल आणि दुसरी वृत्तीही नामशेष होईल परंतु त्याच्या उलट स्थिती झाल्यास म्हणजे विषय वासने त्याचे चित्त घडून गेल्यास तिचेच प्राबल्य होईल अशा रीतीने सृष्टीची जी विचित्रता भासत आहे ती असंख्य जीवांच्या वासना वैचित्र्यामुळे भासमान होत असून या प्रकारामुळेच कोट्यवधी सर्ग उत्पन्न होत आहेत आणि नष्टही होत आहेत परंतु हा सर्व खेळ जीवांच्या भ्रांतीमुळे भासत असून वस्तुत काहीच उत्पन्न होत नाही की नष्टही होत नाही इतकेच नाही तर चिदाकाश निर्विकार आणि शांत स्थितीत अगदी जसे आहे तसेच त्रिकाला बाधित आहे त्यात कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न होणे शक्य नाही झाला नाही आणि होणार सृष्टीचा हा विलास म्हणजे जागृतीतील स्वप्नच असून त्याच्या ठिकाणी विवेकदृष्टी उत्पन्न झालेली नाही त्याला सत्यत्वाने परंतु ज्याच्या बुद्धीत विवेकाचा उदय झालेला आहे त्याला ब्रह्म साक्षात झाल्यानंतर पूर्वी अनुभवाला आलेली जगताची भ्रांती मिथ्या आहे असाच अनुभव येत ज्याप्रमाणे पत्र पुष्प फल वगैरे अंशाने वृक्ष युक्त असलेला दिसत असला तरी ते सर्व अंश मिळवून तो एकच वृक्ष असतो त्याप्रमाणे जगातील निनिराळ्या शक्ती आणि आकार यांच्या रूपाने तो एकभूत स्थित आहे एक प्रमाण प्रमेय आणि प्रमाता इत्यादी नानाविध त्रिपुटी जरी भासत असल्या तरी त्यांच्या रूपानेही अजय आणि अव्यय ब्रह्मरूप स्थित आहे या तत्व वेत्याला केव्हाही विस्मरण होत नाही ज्याप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागावर लाटा उसळत असल्या किंवा तो शांत दिसत असला तरी त्या दोन्ही अवस्था पाण्यामध्ये यत्तकिंचित विकार झालेला नसतो त्याचप्रमाणे दिशा काल वगैरे विकार उदय आणि अस्थ पावत असले तरी आदी अंत आणि मध्य यांनी रहित असलेले शुद्ध एकमे आणि अनादी परमात्मतत्व निरंतर एकरूपत्वाने आणि जगताच्या साक्षीत्वाने स्थित असते शुद्ध बोध हेच याचे स्वरूप आहे असे ब्रह्म द्वैत ऐक्य ऐक्य वगैरे संकल्प विकल्प करणाऱ्या मनामुळे तसेच अविद्या काम कर्म वासना यांच्यामुळे मी तू वगैरे अध्यस्थ जगाच्या रूपाने परंतु आकाशामध्ये मोत्यांचे सर निळे पिवळे वगैरे रंग किंवा नाना प्रकारचे आकार दृष्टी विकारामुळे भासमान होत असताही ते शून्य दिसते त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये अहममत्व जग वगैरे कल्पना जरी भासत असल्या तरी ते या सर्व कल्पनांनी विरहित आहे यात तिळं मात्र शंका नाही इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग साठ सर्ग एकसेष्ठ श्रीरामाने म्हटले भगवान भूत अशा देहा देहादेकांच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होण्याचे वास्तविक काही कारण नाही तरीसुद्धा मी देह हो, अशा तरेचा अहंभाव कसा उत्पन्न होतो तसेच परमाणू स्वरूपी जीवाच्या ठिकाणी या अफाट जगाचा समावेश होणे शक्य असता हे जग अशी भ्रांती परमात्म्यामध्ये कशी आणि का उत्पन्न होते याचा माझ्या बुद्धीत योग्य आणि चांगला ठसा उमटेल अशा सोपपत्तीकरीतीने उलगडा करून आपण मला पुन्हा एकदा सांगा तेव्हा श्री वशिष्ठ म्हणाले राघवा ज्या अर्थी मी जगत वगैरे भ्रमातील कल्पना जीवाला स्वरूप चैतन्याच्या आतच भासमान होत असल्याचे तत्ववेता जाणतो त्याअर्थी ब्रह्म हे सर्व आणि सर्वदा सर्वात्मक म्हणजे सम आहे असेच सिद्ध होते वास्तविक विकार रहित असा एक परमात्माच काय तो असून जगत भ्रम निष्कारण भासत आहे आता या ठिकाणी अशी एक शंका उपस्थित होण्याचा संभव आहे की ज्ञानामध्ये सुद्धा घट ज्ञान पटत ज्ञान अशा प्रकारचे भेद आपल्या प्रत्यक्ष अनुभवास येत असतात अशा स्थितीत ब्रम्ह हे सर्व आणि आहे असे तरी कसे म्हणता येईल परंतु ही शंका योग्य नाही कारण घट ज्ञान आणि पट ज्ञान अशा तऱ्हेचा शब्द वेवार आणि अर्थव्यवहार अज्ञ जीवांच्या दृष्टीने होत असला तरी यामुळे चैतन्यामध्ये यत्किंचितही भेद होऊ शकत नाही जगातील यचयावत नामरूपे ही ईश्वराची कल्पना असल्यामुळे ती त्याच्याहून अर्थात ब्रम्माहून पृथक नाही विषयाशी तादात्म्य झाल्यामुळे नामरूपाच्या भिन्नत्वामुळे चैतन्यातही भेद होतो असे अज्ञानी जीवाना वाटते पण ही त्यांची भावना खरी नव्हे बुद्धीवर विषयांचा प्रभाव पडल्यामुळे चैतन्यामध्ये भेद झालेला आहे असा भ्रम जीवा झालेला आहे परंतु जड चैतन्याचा चांगला विवेक केला म्हणजे जड विषय चैतन्याहून भिन्न आहेत असे आढळून येत नाही सर्व नामरूपात्मक विषय हा निराकार भ्रम्मावरील विवर्त असल्यामुळे विषयाकारता हा निवड भ्रम कारण निराकार चैतन्यामध्ये जड आकार उत्पन्न होणे सर्व दृष्टीने अनुपमन्न अर्थात विषयांचे जडाकार होणे हा केवळ वृत्तीचाच धर्म आहे असे म्हणणे क्रम प्राप्त करते जगातील भिन्न भिन्न दिसणाऱ्या पदार्थांचा अनुभव जर चैतन्याच्या आश्रया वाचून येतोच नाही तर चित शक्तीच्या अधिष्ठानावर विवर्त रूपाने भासणारे सर्व पदार्थ हे तरी चैतन्याहून भिन्न आहेत असे कसे म्हणता येईल आकारामुळे सुवर्णामध्ये निराळेपणाने वास्तविक भिन्नपणाने नामरूपात्मक जग ईश्वराहून भिन्न नाही कारण ईश्वरच आपल्या कल्पनेने जगद्रूप बनलेले परंतु जग मात्र ईश्वरामध्ये नाही सुवर्णचं कड्याच्या रूपाने भासते पण कडे म्हणून सुवर्णामध्ये निराळे काही नाही शाखा पाने वगैरे वृक्षाचे अनेक अवयव प्रत्यक्ष दिसत असतात जर आपण त्यांना वृक्षाशी एक रूप मानतो तर जगातील सर्व आकार ही त्या निराकार ब्रह्माचीच कल्पना असल्यामुळे ती त्या ब्रह्माशी तद्रूप आहे असे म्हणायला काय हरकत आहे जीवाच्या ठिकाणी असलेले ब्रह्मस्वरूपाविषयीचे अज्ञान हेच मी आणि जगत या भासमान होते। का एक रेषा नेजारे पदार्थिबा रेषा चित्घन आकाशन जगह अन्य भावत ज्याप्रमा तरंग निरा न ही पे भा पर सृष्टि वस्तुत उत्पन्न न होता ही भारतीय अर्थात सृष्टि वस्तुता ब्रह्म रहें पर सृष्टि ही रहती नहीं ब्रह्म जगह कार्य ब्रह्म अवयी और जग है अवयव अशा त्वा जो भाव भाषो तो सुध्ध निव काल्पनिक हो कारण कार्य कि अवयवी और अवयव वगैरह ज्या ज्यादा कल्पना जगाम भरवय ब्रह्माच्या सत्तेमुळेच भासत असतात स्वतःच्या ज्ञानशक्तीमुळे ते चिद्रूप ब्रह्मा आपल्या ठिकाणी प्रपंचाची कल्पना करून स्वतःला जगदरूपाने पाहू लागते ज्याप्रमाणे आपलेच मुख आरशात निराळेपणाने दिसते किंवा वायू आपल्या स्पंद रूपाने स्वतःला निराळेपणाने पाहतो त्याचप्रमाणे निर्विकार ब्रह्मच जगदाकारण स्वतःला पाहत असते सारंश अविद्यारूप आरशाच्या ठिकाणी प्रतिहत झालेले चैतन्यच आपल्या स्वतःला जगदरूपाने पाहते जगताच्या या उत्पत्तीचा क्रम कसा असतो ते मी आता तुला सांगतो ऐक ज्याप्रमाणे अंतःकरणापासून संकल्प उत्पन्न होतो त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये त्याच्या मायाशक्तीमुळे मायेत लीन असलेल्या शब्द तन्मात्रेचे स्फुरण होते आणि तेच पुढे आकाशरूप पावते स्थिर असणाऱ्या वायूमध्ये जसा समय समयपरत्वे स्पंद उत्पन्न होतो त्याप्रमाणे ते आकाशरूपी ब्रह्म स्पर्श तन्मात्र आणि पुढे रूप बनते नंतर वायुरूप बनलेले ते ब्रह्म रूपतन्मात्र होऊन तेजरूपाने आपल्याला पाहू लागते नंतर ते तेजरूपी ब्रह्म हेच रसतन्मात्र बनून जलरूपवते म्हणजे रसगुणाने युक्त होते जलरूप झालेले हे ब्रह्म पुढे गंधतन्मा तन्मात्र पाहून पृथ्वीचा अनुभव घेते म्हणजे स्वतः पृथ्वी रूप बनते अशा क्रमाने परब्रह्माच्या ठिकाणी हजारो स्वर्गाची परंपरा एका निमिषाच्या लक्षांश भागात एकसमयावच्छेदे करून भासू लागते परंतु मायाशक्तीमुळे परब्रह्मामध्ये हा सर्गाचा विराज भासत असला तरी आदी मध्य आणि अंत या विरहित असलेले आणि शुद्ध एकमेव प्रकाश, निर्विकार विनाश आधार आधाररहित परमार्थ सत्य विषमता रहित असे ब्रह्म त्रिकाला बाधित असून माईक जीवांच्या कल्पनेप्रमाणे ते ब्रह्मच व्यवहारदृष्ट्या उत्पत्तीविनाशयुक्त भासते जे अशुद्ध जोड आहे अर्थात देशकालाधिकाने परिच्छिन आहे त्याची कालगणना करता येते परंतु ब्रह्म हे शुद्ध चिद्रूप आणि देशकालाधिकाने अपरिच्छिन्न असल्यामुळे त्याची कालाने गणता करता येत नाही अर्थात निमेष कल्प इत्यादी कालगणना निव्वळ काल्पनिक आहे एकदा ब्रह्माचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे उत्पत्ती आणि नाश यांनी युक्त असलेले जग ब्रह्मरूपच आहे असा अनुभव येतो परंतु ज्याला ब्रह्मानुभव झालेला नाही त्याला उत्पत्ती आणि नाश यांनी ज्या ज्या तऱ्हेची कल्पना करावी त्या त्या रीतीने लगे, ते लगेच बनले असल्याचे दिसू लागते ब्रह्माचा बोध झाल्यानंतर जग हा चिदविलास आहे असा अनुभव येतो अर्थात ब्रम्ह रूपाने जग परमार्थ सत्य आहे असे तत्व तत्ववेता जाणतो परंतु ज्ञानेंद्रियाच्या दृष्टीने अनुभवाला येणारा प्रपंच असत्रूप आहे असे ठरते प्रवाहावस्थेपूर्वी प्र वायूच्या ठिकाणी चलनधर्माची कल्पना असत्य असते पण तीच कल्पना प्रवाहोत्तर सत्य भासते त्याचप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टीची कल्पना परमार्थदृष्ट्या असत्य असते परंतु व्यवहारदृष्ट्या तीच कल्पना सत्य भासते अर्थात अज्ञानामुळे ब्रह्मामध्ये जग भासत असले तरी ते अधिष्ठानदृष्टीने सद्रूप आहे परंतु सदरूप ब्रह्मामध्ये ते मायेमुळे भासत असल्यामुळे ते आपल्या स्वतःच्या रूपाने असत्य आहे ते तेजाच्या ठिकाणी असलेली भास्वरता तेजाहून भिन्न मानली तर ती असत्य ठरते परंतु अभेदृष्टीने अवलोकन केल्यास ती सत्य ठरते त्याचप्रमाणे चिद्रूप ब्रह्मामध्ये अनुभवास येणारे विश्वाचे ऐश्वर <coughs> परंतु स्वतःच्या दृष्टीने म्हणजेच भेद दृष्टीने असत आहे असेच म्हणावे लागते मातीच्या ठिकाणी बाहुली आणि लाकडाच्या ठिकाणी प्रतिमा कोरलेली नसताना अव्यक्त रूपाने असते किंवा काळ्याशार शाईवर तवंग रूपाने भासणारे निरनिळे रंग तिच्यामध्येच असतात त्याप्रमाणे जीवाना भासणाऱ्या सर्व सर्ग परंपरा प्रलयकाली परब्रह्मामध्ये प्र, स्थित असतात आणि स्थितीकाली सुद्धा त्रिभुवनाचा देखावा सत्यत्वाने भासला तरी रखरखीत वाळवंटावरील मृगजाळाप्रमाणे तो, तो ब्रह्माशी वस्तुत तद्रुप होत आहे चिन्मय ब्रह्मच आपल्या संकल्पामुळे सृष्टीच्या रूपाने भासमान होते परंतु वृक्ष हा जसा बीजाऊन निराळा नसतो त्याप्रमाणे जग हे ब्रह्माहून निराळे नाही दूध आणि त्याची गोडी मेरे आणि त्यातील तिखटपणा पाणी आणि तेचे ते द्रवत्व वायू आणि त्याचे स्पंद ही एकमेकापासून वस्तुता भिन्न नसतात त्याप्रमाणे अज्ञाजीवाला व्यवहारदृष्ट्या जग परमात्म्याहून भिन्न दिसले तरी परमार्थ दृष्ट्या ते ब्रह्मरूपच आहे ब्रम्हूपी रत्नाच्या प्रकाशालाच जग ही संज्ञा दिली जाते परंतु कोणत्याही कारणा हे जग भासत असल्यामुळे ते ब्रह्महून भिन्न नाही वासना चित्त मन आणि मी जीव अशा तऱ्हेची भावना त्यांच्यामुळे जग वास्तविक नसतानाही ते सत्यस्वरूपाने भासते परंतु वासना मन आणि मी जीव ही भावना आ, यांचा निराश केला असता जगाचा आभास ब्रह्माहून भिन्नत्वाने कधीही होत नाही वासना काय जीव काय किंवा मी ही भावना काय मनामुळेच होत असते यासाठी मनोनाश करणे अवश्य आहे आणि पौरुष प्रयत्न केला म्हणजे मनाचा नाश करता येतो अशा रीतीने एकदा स्वस्वरूपाचा दृढ अभ्यास करून मनोनाश झाला म्हणजे ज्ञान योग सिद्ध होतो म जग कधी उत्पन्न झालेलं नाही आणि त्याचा नाशकेमाही होऊ शकत नाही इतकेच नव्हे तर जगतरूपाने निर्विकार अनादि चितघन असे ब्रह्मच ओतप्रोत भरलेले आहे असा नंतर अनुभव येतो दोपरे, चित्त निर्वासन झाले नाही तोपर्यंत परमाण स्वरूपी जीवा उत्पन्न अणुस्वरूपी जीवामध्ये सर्ग परंपरांची स्थिती वास्तविक असणार कुठून अर्थात ही सर्ग परंपरा मिथ्या भाषत आहे असे सिद्ध होते ज्याप्रमाणे पाण्यामध्ये लाटा कधी व्यक्तरूपाने तर कधी अव्यक्त रूपाने स्थित असतात त्याप्रमाणे प्रत्येक जीवामध्ये अनिर्वचनीय माया जागृती स्वप्न सुशोभ् वगैरे अवस्थांच्या रूपाने स्थित असते थे। जीवांच्या ठिकाणी असलेली अविद्यरूपी माया नाहीशी होण्याला पौरुष प्रयत्नांची आवश्यकता आहे परंतु वैराग्याशिवाय पौरुष प्रयत्न सफल होऊन ज्ञानयोग कधीही सिद्ध होणे शक्य विषयोपभोगासंबंधाची आसक्ती कमी होत जाऊन ज्या मानाने जीवाच्या ठिकाणी वाढत जाईल त्या मानाने त्याच्या ठिकाणी होईल विषयासंबंधाचे वैराग्य चित्तात सतत बाणत जाणे हाच मोक्ष प्राप्तीचा खरा उपाय आहे आत्मज्ञानाचा विकास होऊन ज्याच्या चित्तातील देहबुद्धी निराश पावली आणि अहंकाराचा पडणे शक्य आहे का कधीच नाही नामरहित आणि रूपरहित अशी पराचित शक्ती तसेच चराचर रूपाने नटलेली आणि नाम रूपाने युक्त असलेली अपरा अपराचित शक्ती वास्तविक नामरूपरहित ब्रह्मच आहे असे गुरुशास्त्र आणि स्वानुभव यांच्या योगाने जाणून जे कोणी अखंड तदाकार होतात तेच पुरुष संसारसागरातून तरुण जातात रामा पाण्यामधील द्रवत्व धर्मामुळे त्याच्यात हजारो भोवरे भासमान होतात त्याचप्रमाणे परब्रह्मामध्ये उत्पन्न झालेली अहम ही सर्व ब्रह्मांडे अनन्यत्वाने धारण करते परब्रह्म भ्रम्हडे सद्रूप है परब्रह्मा अनिर्वचनीय चित शक्ति का तो विलास है सिद्ध होते व्यष्टिजीवीजीव कि हिरण्य गर्भ अभी दोगे ही अपापल संकल्पवशत चैतन्या विश्वास की कल्पना कर विस्तार करता आता त्या दोहोंमध्ये फरक आहे तो हाच की ब्रम्हदेवाची संविध म्हणजे अहम ही भावना स्वतः अंतर्मुख राहून अनंताच्या म्हणजे श्री विष्णूच्या निमेषाच्या कोट्याशा इतक्या अल्पकाळात असंख्य युगांचा अनुभव घेते व्यष्टीजीवाप्रमाणे बहिर्मुख होत नाही परंतु व्यष्टी आणि समष्टी यांच्यामध्ये अशा तऱ्हेचा फरक असला तरीही त्यांनी उत्पन्न केलेला संसार हा सारखाच काल्पनिक असल्यामुळे निसंशय मिथ्य आहे इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकसष्ट